पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण आठवे पुनर्विवाह व अनाथ बालकाश्रम ईश्वराने उत्पन्न केलेल्या या विश्वात स्त्री व पुरुष हे दोन मानवप्राणी त्याने सारख्या योग्यतेचे असेच निर्माण केले आहेत परंतु पुरुष वर्गाने मात्र स्त्रीवर्गाच्या मानवी हक्कांचा वापार करून त्यांना गुलाम बनविले त्यामुळे पुरुष जातीचा काही फायदा झाला नाहीच परंतु उलट राष्ट्राच्या चालत्या गाड्याला खीळ मात्र बसली आहे कारण राष्ट्र रुपी गाड्याची पुरुष व ही दोन चाके आहेत व त्यापैकी स्त्रीपी एक चाक हजारो वर्षापूर्वी मानसिक गुलामगिरीच्या कर्दमात खोल रुतले असल्यामुळे ते अगदी खिळखिळ झाले आणि त्यामुळे राष्ट्रीय गाडा सुरळीत झाला आहे हे लक्षात घेऊनच ज्योतिरावानी जन्मभर स्त्रियांच्या मानवी हक्कांचा पुरस्कार केला सीता सावित्री द्रौपदी वगैरे राष्ट्रमातांच्या काळानंतर या देशात राष्ट्रमातांचं जर कोणी कैवारी झालं असेल तर तो जोतिराव फुले हा एकटाच महात्मा होय स्त्रियांच्या मानवी हक्का हक्कासंबंधी फुलेंचे विचार स्त्री स्वातंत्र्याच्या संबंधाने आपल्या सत्यधर्म पुस्तकाचा पाप प्रकरणात ज्योतिराव लिहितात की काही लोभी पुरुष आपल्यात जास्ती सुख व्हावे अथवा आपल्या मनकामना जास्त पूर्ण व्हाव्या यासाठी एका घरात दोन दोन तीन तीन लग्नाच्या बायका करून आणतात व त्याविषयी आपण काही हेकट पुरुषांनी केलेल्या धर्मग्रंथाचा आधारही दाखवितात त्याचप्रमाणे जर काही स्त्रियांनी आपल्या मनकामना तृप्त करण्याकरता दोन दोन तीन तीन लग्नाचे नवरे करून एका घरात नांदू लागल्यास आपल्या सर्व पुरुषास याविषयी काही विधिनिषेध वाटणार नाही काय तुम्हाला स्त्रियांचे तसे आचरण आवडणार नाही तर आपल्या सर्व पुरुषांचे त्याच मसाल्याचे आचरण स्त्रियास तरी कसे आवडेल कारण स्त्री आणि पुरुष एकसारखे एकंदर सर्व मानवी अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र असतं स्त्रियास एका तरीचा नियम लागू लोभी धाडसी पुरुषास दुसरा नियम लागू करक्षपात होय उदाहरण स्त्रियांच प्रुषांच आणि पुरुषांच तू ह्याचप्रमाणे काही धाडसी पुरुषांनी आपल्या जातीच्या स्वार्थासाठी बनावट मतलबी धर्मपुस्तकात स्त्रियांविषयी असमतलबी लक्ष करून ठलियावरून स्त्रीजातीच्या मानवी हक्कासंबंधाने जुत्रवांचे विचार किती उदार व समतोल स्वरुपाची होत्याची कोणासहज कल्पना होत महाराष्ट्रात रुजवली स्त्री पुनर्विवाहाची पद्धत मराठा रजपूत ब्राह्मण प्रभू व सारस्वत इत्यादी काही स्वतः श्रेष्ठ मनविणाऱ्या जातीच्या लोकातील विधवांचे जे हाल होतात व त्यांना पतीपासून जे आमरण गुलामगिरीत डांबून ठेवण्यात येते वर्णन करण्याची काही आवश्यकता नाही एक पती मरण पावला असता त्या विधवेचे मरेपर्यंत संन्यासवृत्तीने रहावे मा आणि पुरुषाने मात्र एकाच वेळी किंवा एकामागून एक अनेक बायका केल्या तरी हरकत नाही एवढेच नव्हे तर स्मशानभूमीच्या पंतास लागलेल्या एखाद्या आजोबाने एखाद्या अल्लड अशा तरुण मुलीशी पतीचे नाव जोडावे या अन्यायची ज्योतिरावांना मोठी चीडीई हा हिंदू धर्मास एक मोठा कलंक आहे असं ते नेहमी म्हणत असत स्त्री जातीवरील हा अन्याय दूर म्हणून समाजात पुनर्विवाहाची चाल रूढ झाली पाहिजे याकरता त्यांनी मोठा प्रयत्न केला आणि त्यांच्या परिश्रमाने इसवी सन साली पुण्यास गोखल्यांच्या बागेत शेवटी हो शेणवी जाती पहिला पुनर्विवाह घडवून आला व पुढेही पुनर्विवाहाची चाल महाराष्ट्रात हळूहळू रूढ होऊ लागली बालहत्या प्रतिबंधक गृहाची प्रस्तापना पण एवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही कारण काही विशिष्ट जातीच्या लोकात तो सर्रास सुरू होणे बऱ्याच कलावधीचे काम आहे हे ते जाणून होते नेहमी शेकडो तरुण विधवाचे आडमार्गाने पाऊल पडून त्या गरोदर होतात आणि तसे झाले म्हणजे त्या व त्यांचे आप्त लोक भीतीने गर्भनाश करतात आणि ते न साधल्यास बाळण झाल्यावर जन्मलेल्या अर्बकांच्या नड्यास नग देऊन ते आज ते रात्री बेरात्री गल्लीत अगर बोळात फेकून देतात असा अनर्थ त्यांच्या हातून घडू नये म्हणून ज्योतिरावांनी इसवी सन अठराशे त्रेसष्ट सालच्या सुमारास आपल्या घराशेजारी स्वतःच्या स्वखर्चाने एक वाडा बांधला आणि विधवा बायांनी गुप्तरितीने येऊन व बाळणत तेथे ते मूळ ठेवून जावे अशी सोय केली त्यावेळी या घराचा नंबर तीनशे होता तेव्हा कोणा विधवेचे अज्ञानपणाने वाकडे पाऊल पडून ती ग्रोद्र झाली तर तिने ज्योतिरावांनी स्थापन केलेल्या गृहात गुप्तपणे येऊन बाळंत होऊन जावे अशा मोठमोठ्या अक्षरांच्या जाहिराती साऱ्या पुणे शहरात भिंतीवर लावण्यात आल्या पण या सत्कृत्याचे फळ छळ त्रास अपमान व उपहास ही या महात्म्याच्या वाट्यास पुढे रा ब गोपाळ हरिदेशमुख उर्फ लोकहितवादी भांडारकर बदन श्रीकृष्ण नवरंगे परमानंद व तुकाराम तात्या पडबळ या सद्गृहस्थांनी वरील कामी ज्योतिरावांना बरीच मदत केली ज्योतिरावांची हे बालहत्या प्रतिबंधक गृह प्रस्थापित झाल्यामुळे पुण्यातील दहा बारा अर्भके काळाच्या दाढेतून बसवली गेली पण पुढे त्यातील बहुतेक मुले जास्त दिवस जगली नाहीत सुमारे इसवी साली महात्मा फुले यांचे दत्तक पुत्र यशवंतराव यांचा जन्म झाला वयाच्या सातव्या वर्षी यशवंतरावांना सरकारी मराठी शाळेत घालण्यात आले व मधून त्या ज्योतिराव हे बौद्धिक शिक्षणाबरोबरच शारीरिक धार्मिक नैतिक व लष्करी शिक्षणही खासगी रितीने देत असत पुढे साध्वी सावित्रीबाई व ज्योतिराव यांच्यासारख्या आज्ञानोद्वारक मात्यापित्यांच्या तालमीत यशवंतराव हे पुढे सुशिक्षित व सुशील बंडले हे लिहावयास नकोच ज्योतिरावांचे बालहत्या प्रतिबंधक गृह सुरळीत चाललेले पाहून राब न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व लालशंकर उमाशंकर या उभय मित्रांना असल्या या एका गृहाची मोठीच आवश्यकता दिसून आली आणि त्यांनी त्या ते धर्तीवर पंढरपूर येथे एक बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन कल अद्याप तिथ चालू आह रा ब रानड्यांचा हा प्रयत्न पाहून ज्योतिरावांचे सख्यत्व जडले पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करण्यात आल्यामुळे ज्योतिरावांनी आपण चालविलेल्या गृहाकडील लक्ष कमी करून ते अस्पृश्योद्वाराच्या राष्ट्रीय गाड्याकडे वळले